वाल्मिकी रामायण सर्गती सरगतीसावा <coughs> रावणाच्या पुत्राने अतिशय बलवान इंद्राला जिंकल्यावर देव प्रजापतींच्या नेतृत्वाखाली लंकेला गेले तेथे पुत्र भ्राते यांच्या सतमान असलेल्या रावणाला गाठून आकाशात राहूनच प्रजापती समजावणीच्या भाषेत त्याला म्हणाले वत्स रावणा रणातील तुझ्या पुत्राच्या पुत्रा कामगिरीवर मी संतुष्ट आहे काय त्याचा पराक्रम काय त्याचे औदार्य तो तुझा तोडीचा किंबवना तुझा अधिकच आहे तू आपल्या तेजाने सारे त्रैलोक्य जिंकल्यास आणि आपली प्रतिज्ञा सफल केली आहेस तुझ्यावर आणि तुझ्या पुत्रावर मी प्रसन्न झालोय रावणा हा तुझा वीरवान पुत्र अति बलवान आहे तो जगात इंद्रजीत या नावाने प्रख्यात होई हा राक्षस बलवान दुर्जय असा होई कारण याच्या सहाय्यानेच तू देवाना आपल्या ताब्यात ठेवलीस पण महाबाहू तू स्वर्गराजा महेंद्राची मुक्तता कर त्याला सोडण्यासाठी देवांनी तुला काय द्यावे त्यावर रणविजय महा इंद्रजीत म्हणाला देवा जर याला सोडायचं असेल तर मी अमरत्व इच्छितो तेव्हा महा प्रजापती मेघनादाला म्हणाले जगात कोणत्याही प्राण्याला सर्वस्वी अमरत्व नाही मग ते पक्षी असोत चार पायांचे पशु असोत किंवा महाशक्तीशाली इतर प्राणी असोत प्रभू पिता महांत हे न बदलण्यासारखे बोलणे ऐकून महाबलवान मेघनाथ तेथे असलेला पितामहाना म्हणाला मग त्याऐवजी इंद्राला सोडण्याकरता काय सिद्ध झाले पाहिजे ते ऐका मी <coughs> नित्य हव्य आणि मंत्र यांनी अग्नीची पूजा केल्यावर शत्रूचा पराजय करण्याच्या इच्छेने संग्रामात उतरताच अग्नीतून माझ्या करता अश्वाने जोडलेला रथ द्यावा त्या रथात जोवर मी आहे तोवर मी अमर राहावे असा मला वर द्यावा याविषयी <coughs> माझा निश्चय हेच मला इष्ट आहे जर देवा अग्निमध्ये जपहवन करायचे पूर्ण न होताच मी संग्रामात युद्ध करू लागलो तरच माझा नाश व्हावा देवा सर्व मनुष्य तपाने अमरता मिळवतात मी माझ्या पराक्रमाने हे अमरत्व प्रस्थापित केले पितामहदेव तथास्तू असे त्याला म्हणाले आणि मग इंद्रजिताने इंद्राला मोकळे केले देव स्वर्ग लोकी गेले यानंतर रामा इंद्र दिन देवक्रांती पासून भ्रष्ट होऊन चिंतेने व्याप्त होऊन अवस्थेत असताना पितामहू अत्यंत वाईट असे कृत्य कसे केलेस प्रभू अमरेंद्रा मी जाणून बुजून प्रजा एक वर्णी एकच भाषा बोलणाऱ्या सर्वस्व एक रुपाच्या अशा निर्माण केल्या होत्या त्यांच्या दिसण्यात किंवा लक्षणात कसलीही विशेषता ठेवली नव्हती तेव्हा मी एका होऊन त्या प्रजांविषयी विचार करू लागलो आणि त्यांच्यात विशेषत्व येण्याकरता मी एका स्त्रीची निर्मिती केली <coughs> ती करताना प्रजांच्या प्रत्येक अवयवात जे जे वैशिष्ट्य होते तेथे ते मी उचलले तसे उचलून मी रूप गुणाने अहल्य स्त्री निर्माण केले हल म्हणजे विरूपता त्यापासून निर्माण होणारे हे हल्य म्हणजे विरूप होण्याचा धर्म जिच्यामध्ये तो वीर पुण्याचा धर्म नाही ती अहल्या म्हटली गेली तिथे विशेष स्थानामुळे ही माझीच तु तु स्थाना पत्नी होणार असे समजू लागवास पण मी तिला महात्मा गौतम मुनीकडे रक्षित म्हणून ठेवली अशी रक्षणा करता ठेवलेला तिला बहुत वर्षे लोटली त्याने ती मला परत केली त्यावरून त्या महामुनीचे चित्ताचे महान स्थैर्य सिद्धी आली आणि आनंदात राहत होता पण तिला मी गौतमाला दिली म्हणून देवांची निराशा झाली तू क्रुद्ध झालास आणि कामे छिने त्या मुनीच्या आश्रमाला गेलास तेथे अग्निच्या प्रदीप्त ज्वाळेप्रमाणे असणारी ती स्त्री तुझ्या दृष्टीस पडली इंद्रा पडावे लागले इंद्रा ज्या अर्थी माझ्या पत्नीच्या अंगावर तू कसलेही भय न बाळगता हात टाकलास त्या अर्थी इंद्रा तू शत्रूच्या हाती सापडशील पण हे दुर्बुद्धे जो भाव तू या ठिकाणी चालू केलास तो मनुष्य लोकातही चालू होईल याविषयी शंका नको जो जो कोणी सुरेंद्र होईल तो तो अस्थिर राहील असा शाप मी सोडलाय असे त्यांनी त्यावेळी तुला सांगितले होते त्या महातपस्व्याने आपल्या भारेचीही निर्बसना केली म्हणाला कर। रूप संपन्न होऊन ज्या अर्थी तू अस्थिर झालीस त्या अर्थी आता लोकात तू एकटीच रूपवती राहणार नाहीस तुझे रूप निसंशय सर्व प्रजांकडे जाईल ते एकीचे असल्यामुळे हा व्यामोह हो उत्पन्न झाला तेव्हापासून मोठ्या प्रमाणात प्रजा रूपवान झाल्या पण तिने महर्षी गौतमांचा अनुनय करून त्यांना प्रसन्न केले आणि ती म्हणाली विप्रा देवाने तुमचे रूप घेऊन माझ्या अज्ञानामुळे माझ्यावर बरात्कार बरात केला मी माझ्या इच्छेने काही हे कर्म केले नाही म्हणून माझ्यावर कृपा करा अहल्या असे म्हणाले तेव्हा गौतम तिला म्हणाले ईश्वाकुवंशात एक महा महारथी वीर निर्माण होईल लोकात तो राम म्हणून प्रसिद्ध होईल तो वनातील ब्राह्मणांच्या हिताकरता महाबाहू विष्णूच मनुष्य रूप घेऊन येईल होईल तेव्हा तुम्ही शुद्ध करण्याकरता तोच एक समर्थ असेल त्याचे आतिथ्य करशील तेव्हा माझ्या पशी तू येशील तेव्हाच हे सुंदरी तू माझ्या शहर लागशील असे म्हणून तो विप्र ऋषी आपल्या आश्रमाकडे गेला त्या ब्रह्मवाद्याच्या पत्नीने हार मोठे तप आचरले त्या मुनीच्या शापामुळे सापडला ठेवून लवकर वैष्णव यज्ञ कर त्या यज्ञाने शुद्ध होऊन तू परत स्वर्गाला जाशी देवेंद्रा तुझा पुत्र महाराणात नाश पावलेला नाही त्याच्या आजोबाने त्याला महासागरात घेऊन जाऊन गुप्त ठेवले हे ऐकून महेंद्राने वैष्णव या करून पुन्हा स्वर्गाला प्रयाण केले आणि सांगितले त्याने देवेंद्राला जिंकले मग इतर प्राण्यांची कथा काय अगच्छ्यांचे हे शब्द ऐकून आश्चर्य आहे असे राम आणि लक्ष्मण तसेच वानर आणि राक्षस उत्कारले रामाच्या बाजुरात असलेला बिभीषण म्हणाला आश्चर्य मी जे फार पूर्वी बघितले होते त्याचे तुम्ही स्मरण करून दिले राम अगच्छानं म्हणाला मी ऐकले ते सत्य आहे अगच्छ म्हणाले रामा ज्याने आपल्या पुत्राच्या सहाय्याने संग्रामात सुरेश्वर इंद्राला जिंकले तो लोकांना त्रस्त करणारा रावण अशा रीतीने उत्पन्न झाला उत्तरकांडाचा तिसावा सर्ग समाप्त